श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय पाचवा ऋषभांचना उपदेश अर्थात ऋषभगीता स्वतः अवधुत वृत्ति धारण करे श्री ऋषभदेव हे मनुष्य शरीर या मर्त्यलोक दुखमय विषयभोग प्राप्त नहीं। हे करना नहीं भोग विष्ठा भक्षण करना डुक्करुत्री इत्यादि ही मिलत या शरीराने ज्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल असे दिव्य तपच केले पाहिजे कारण त्यामुळेच अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते शास्त्रानी महापुरुषांच्या सेवेला मुक्तीचे तर स्त्रीसक्त कामी लोकांच्या सहवासाला नरकाचे द्वार म्हटले आहे समचित्त परमशांत क्रोधहीन सर्वांचे हितचिंतक आणि सदाचार संपन्न जे आहेत त्यांनाच महापुरुष म्हटले आहे किंवा मद परमात्म्यावर प्रेम करणे हाच एकमेव पुरुषार्थ मांडणारे केवळ विषयांशीच चर्चा करणाऱ्या लोकांविषयी तसेच स्त्री पुत्र धन इत्यादी सामग्रीनी संपन्न घरांविषयी ज्यांना अनास्था आहे आणि जे लौकिक कार्यामध्ये केवळ शरीर निर्वाहापुरतेच प्रवृत्त होतात तेच महापुरुष होत मनुष्य निश्चितच प्रमादवश होऊन कुकरमे करू लागतो इंद्रिना तृप्त करना अभी प्रवृत्ति होते मी योग्य समझत नहीं कारण यह आत्म्याशव दुखदायक शरीर प्राप्त होते जोपर्यंत जीवनला आत्मतत्वाब जिज्ञा निर्माण होत नहीं तोयंत अज्ञा ने देहाधिकांवरूप लपले जोपर्यंत हा लौकिक वैदिक कर्मा गो तोपर्यंत मनामध्ये कर्मांच्या वासनाही शिल्लक असतात आणि त्यामुळेच देहबंधन प्राप्त होते अशा प्रकारे अविद्येने आत्मस्वरूप झाकले गेल्याने कर्मवासनांच्या अधीन असलेले चित्त मनुष्याला पुन्हा कर्मामध्येच प्रवृत्त करते म्हणून जोपर्यंत मधवासुदेवात प्रीती निर्माण होत नाही तोपर्यंत तो, तो देहवंदनातून सुटू शकत नाही स्वार्थामुळे वेडा झालेला जीव जोपर्यंत विवेकदृष्टीचा आश्रय घेऊन इंद्रियांचे चोचले पुरवणे हे व्यर्थ आहे असे समजत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाचे विस्मरण झाल्याने तो अज्ञानामुळे विषय प्रधान असे घर इत्यादीमध्ये आसक्त होऊन राहतो आणि निरनिराळे क्लेश सहन करतो स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये जो परस्परांचा पतिपत्नी भाव आहे त्यालाच ज्ञानी लोक हृदयाचे अभेद्य बंधन मानतात त्यामुळेच जीवाला घर शेत पुत्र स्वजन आणि धन मध्ये मी आणि माझेपणाचा मोह उत्पन्न होतो कर्मवासनांमुळे घट्ट झालेली ही ग्रंथी म्हणजे गाठ शैल होते त्यावेळी हा पुरुष दाम्पत्यभावातून निवृत्त होतो आणि संसाराला कारण असणाऱ्या अहंकाराचा त्याग करून सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती करून घेतो पुत्रांनो संसारसागरातून पार होण्यासाठी कुशल धैर्यवान उद्योगी अशा सत्वगुणविशिष्ट माणसाने सर्वांचा आत्मा आणि गुरुस्वरूप अशा माझ्यात भक्तिभाव ठेवून मला शरण यावे तसेच आसक्तीचा त्याग करावा सुखदुःखादी द्वंद्वे सहन करावीत जीवाला सर्व योनी दुःख भोगावेच लगते असा विचार करावा तत्व जिज्ञासून माझ्या कथा नेहमी श्रवण करून माझ्या भक्तांशी सहवास ठेवून माझ्या गुणांचे कीर्तन करावे कोणाशीही वैर न करता समतेने व शांतीने वागावे शरीर घर इत्यादी बाबतीत मी माझेपणाचा भावनेचा त्याग करण्याची इच्छा धरावी अध्यात्म शास्त्राचा अनुशील जाने एकांतात वास करून प्राण इंद्रिये, मन इंद्र ताब्यात ठेवून शास्त्र आणि सत्पुरुषांच्या वचनावर श्रद्धा ठेवावी पूर्ण ब्रह्मचर्य पाळून कर्तव्य कर्मामध्ये नेहमी तत्पर असावे वाणीवर संयम ठेवावा सगळीकडे माझीच सत्ता आहे असे जाणून अनुभवज्ञान सहित तत्वविचार आणि योग साधना करून अहंकार रूप आपल्या लिंग शरीराला माझ्यामध्ये लीन करावे मनुष्याने दक्ष राहून अविद्येमुळे उत्पन्न झालेल्या या हृदय रूप बंधनाला शास्त्रोक्त रीतीने वरील साधनांनी पूर्णपणे तोडून टाकावे कारण कर्मसंस्कार राहण्याचे मन हेच ठिकाण आहे त्यानंतर साधनांचाही त्याग करावा ज्याला माझ्या लोकाची प्राप्ती किनुग्रह हवाने प्रजेला गुरु ने शिष्ना पित्या ने पुत्रा उपदेश कर के अज्ञा अशा उपदेशानुसार वाद न वागता काम्यकर्म हाच परमपुरुषार्थ मानी राहले तरी सुधा क्रोध न करता समझाव संगून काम्यकर्मा प्रवृत्त हो जसे एखाद्या अंधळ्या माणसाला जाणून दुजून खड्ड्यात ढकलावे त्याप्रमाणे हे होईल यामुळे कोणता पुरुषार्थ साध्य होईल बरे आपले खले कल्याण खरे कल्याण कशात आहे हे लोकांना समजत नाही म्हणूनच ते निरनिराळ्या कामनांमध्ये अडकून तुच्छ क्षणिक सुखासाठी आपापसात वैर बाळगतात यामुळे अनंत दुःखांची प्राप्ती होते या गोष्टीचा हे मूर्ख कधीच विचार करीत नाहीत जसे डोळस मनुष्य अयोग्य वाटेने जाणाऱ्या आंधळ्याला तिकडे जाऊ देत नाही त्याचप्रमाणे अज्ञानी माणूस अविद्येमुळे दुःखाकडे जात असलेला पाहून कोणाला कोणता दयाळू आणि ज्ञानी पुरुष जाणून बुजून त्याला त्या दिशेने जाऊ देईल जो मनुष्याला भगवत भक्तीचा उपदेश करून जन्ममृत्यूच्या फासातून सोडवीत नाही तो गुरु गुरु नव्हे स्वजन स्वजन नव्हे पिता पिता नव्हे माता माता नवे, देव देव नवे आणि पती पती नवे माझ्या या अवतार शरीराचे रहस्य जाणणे साधारण लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे शुद्ध सत्व हेच माझे हृदय आहे आणि त्या धर्माचेच अधिष्ठान आहे अधर्माला मी फार मागे ढकलत आहे म्हणून सत्पुरुष ऋषभ असे म्हणतात तुम्ही सर्वजण माझ्या या शुद्ध सत्वमय हृदयापासून उत्पन्न झालेले आहात म्हणून मत्सराचा त्याग करून आपला मोठा भाऊ भरत याची सेवा करा त्याची सेवा करणे म्हणजेच माझी सेवा करणे होय आणि हेच तुमचे प्रजापालन करणे होय <coughs> सर्व स्थावर वस्तूंमध्ये वृक्ष श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा चालणारे जीव श्रेष्ठ होत त्यात सुद्धा कीटक इत्यादीपेक्षा ज्ञानयुक्त पशु इत्यादी श्रेष्ठ आहेत पशुंपेक्षा मनुष्य मनुष्यांपेक्षा प्रमथगण प्रमथांपेक्षा गंधर्व गंधर्वांपेक्षा सिद्ध आणि सिद्धांपेक्षा देवतांचे अनुयायी किन्नरादी श्रेष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा असुर असुरांपेक्षा देव देवांपेक्षाही इंद्रश्रेष्ठ आहे इंद्रांपेक्षाही ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष इत्यादी प्रजापती श्रेष्ठ आहेत ब्रह्मदेवांच्या पुत्रांमध्ये रुद्रश्रेष्ठ आहेत ते ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले आहेत मनु ब्रह्मदेव श्रेष्ठ है मजापस उत्पन्न मे उपासना करता मीपेक्षा श्रेष्ठ है परंतु ब्राह्मण तो मजापेक्षा ही श्रेष्ठ है कारण मीत पूज्य मानतो है विप्राण दुसर को प्राण ब्राह्मणा बरोबरी ने सुधा समझत नहीं तो अधिक कसा मानू शके लोक श्रद्धापूर्वक ब्राह्मणांच्या मुखामध्ये जे अन्न इत्यादी घालतात ते जसे मी प्रसन्नतेने ग्रहण करतो तसा अग्निहोत्रात हवन केलेल्या द्रवाचा मी स्वीकार करीत नाही ज्यानी या लोकात अध्ययन इत्यादी करून माझ्या वेदरूपी अत्यंत सुंदर आणि पुरातन मूर्तीला धारण केले आहे तसेच जे परमपवित्र अशा सत्वगुण शम दम सत्य दया तप तितिक्षा आणि ज्ञान इत्यादी आठ गुणांनी संपन्न आहेत त्या ब्राह्मणांपेक्षा अधिक श्रेष्ठ आणखी कोण असू शकेल ब्रह्मदेव इत्यादीपेक्षा श्रेष्ठ आणि अधिपती अशा माझ्याकडून माझे निष्काम भक्त काहीही इच्छित नाहीत तर राज्य इत्यादी अन्य वस्तूंची ते कशाला इच्छा करतील पुत्रांनो तुम्ही सर्व चराचर भूत मात्रांना माझेच शरीर समजून शुद्ध बुद्धीने पदोपदी सेवा करा तीच मजी खरी पूजा हुए। मन, वचन, दृष्टी दृष्टि अन्य इंद्रिया कर्मांच प्रत्यक्ष फल या प्रकार पूजन करने मनुष्य स्वतला महामोहमय कालपाशापासडन घकत नहीं श्री शुके मनत जरी ऋषभदेवान पुत्र स्वतः सर्व प्रकार सुशिक्षित होते तरी लोकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाप्रभावशाली परमसुहृद भगवान ऋषभांनी अशा प्रकारे त्यांना उपदेश केला ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांमध्ये भरत सर्वात श्रेष्ठ होता तो भगवंतांचा परमभक्त आणि भगवत परायण होता भक्तीचे पालन करण्यासाठी ऋषभदेवानी त्याला राजसिंहासनावर बसवले आणि ते स्वतः उपशमशील निवृत्ती निवृत्तीपरायण महामुनींच्या भक्ती ज्ञान आणि वैराग्यरूप परमहंसाना उचित अशा धर्माचे शिक्षण देण्यासाठी पूर्ण विरक्त झाले फक्त शरीर हीच वस्तू जवळ ठेवली आणि घरात राहूनही सर्वाचा त्याग केला आता तर वस्त्रांचाही त्याग करून ते सर्वथैव दिगंबर झाले त्यावेळी त्यांचे केस विखुरले होते वेष वेड्यासारखा होता अशा स्थितीत त्यांनी अग्निहोत्री अग्नींना आपल्यातच लीन करून घेऊन ते सन्यासी झाले आणि ब्रह्मावरच देशाच्या बाहेर पडले त्यांनी संपूर्णपणे मौन धर धरले होते लोकांनी काही विचारले तरी ते बोलत नसत जड आंधळे बहिरे मुके पिशाच किंवा वेड्यासारखे चाळे करीत ते अवधोत बनून इकडे तिकडे भटकू लागले कधी शहरात कधी खेड्यात कधी खाणी शेतकऱ्यांच्या वस्त्या बगीचे डोंगरातील गावे सेनेच्या छावण्या गाईन से गोठे गवळ्यांच्या वस्त्या यात्रेकरूंच्या धर्मशाळा इत्यादी जागी राहत कधी डोंगरात जंगलात किंवा आश्रमात भटकत असत ते कोणत्याही रस्त्याने चाले, तरी ज्वनात फिरणाऱ्या हत्तीला माशा सतावतात त्याप्रमाणे मूर्ख आणि दुष्ट लोक त्यांच्या पाठोपाठ जाऊन त्यांना त्रास देत असत कोणी धमकावीत कोणी मारपीट करीत कोणी त्यांच्यावर लघवी करीत कोणी थुंकत कोणी दगड मारीत कोणी विष्ठा किंवा धूळ फेकीत कोणी दुर्गंध सोडीत कोणी खरे खोटे बोलून त्यांचा तिरस्कार करीन परंतु या गोष्टींकडे ते अजिबात लक्ष देत नसत याचे कारण असे होते की भ्रमामुळे सत्य मानल्या गेलेल्या या मिथ्या शरीराविषयी त्यांचे किंचित सुद्धा मी माझे पण नव्हते रूप अशा संपूर्ण प्रपंचाचे साक्षी होऊन आपल्या परमात्म स्वरूपात अखंड चित्तवृत्ती ठेवून ते एकटेच पृथ्वीवर विहार करीत होते तरी सुद्धा त्यांचे हात पाय छाती मोठमोठे बाहू खांदे गळा अंगयष्टी अतिशय कोमल होती त्यांच्या स्वभावानुसारच त्यांचे सुंदर मुख मधुरहास्याने स्वाभाविकपणे आणखीच सुंदर दिसत होते ताज्या कमलदलाप्रमाणे असलेले डोळे मोठे पाणीदार विशाल आणि थोडेसे लालसर होते त्यातील बुबळे शीतल आणि संताप नाहीसा करणारी होती त्या डोळ्यांमुळे ते अतिशय सुंदर दिसत होते गाल कान गळा आणि नाक लहान मोठे नसून समान आणि आकर्षक होते तसेच त्यांच्या अस्फुट हास्ययुक्त मनोहर मुखकमलाची शोभा पाहून नागरी स्त्रियांच्या चित्तामध्ये कामदेवाचा संचार होत असे परंतु त्यांच्या डोतोंडावर ते भुऱ्या रंगाचे लांब लांब पुष्कळचे कुरडे केस विखुरलेले होते त्यामुळे आणि प्रमाणे धुळीने माखलेल्या देहामुळे ते पिशाचग्रस्त मनुष्याप्रमाणे दिसत होते योगसाधनेमध्ये हा समाज विघ्नरूप असून केळसपाण्या वेषाने राहणे हाच यावरील उपाय या आहे हे जाणून भगवान ऋषभदेवांनी अजगराची वृत्ती धारण केली ते पडल्या जागीच खाणेपिणे चावणे आणि मलमूत्र त्याग करीत आणि आपण टाकलेल्या त्या मलमूत्रातच लोळत असत परंतु त्यांच्या मलमूत्राला दुर्गंधी तर नव्हतीच पण चांगला सुगंध होता वायू तो सुगंध घेऊन चारी बाजूंच्या दहा योजनेपर्यंतचा सर्व प्रदेश सुगंधित करीत असे अशा रीतीने गाय हरिण कावळे इत्यादींसारखी वृत्ती स्वीकारून ते त्यांच्याप्रमाणे कधी चालत कधी उभ्या उभ्याने कधी बसून तर कधी झोपूनच खाणेपिणे किंवा मलमूत्र त्याग करीत असोत परीक्षिता परमहंसाना त्यागाच्या आदर्शाची शिकवण देण्यासाठी भगवान ऋषभ दिवानी अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योगचर्यांचे आचरण केले ते नेहमी सर्वश्रेष्ठ महान आनंदाचा अनुभव घेत असोत त्यांच्या दृष्टीने निरुपाधिक रूपाने सर्व प्राण्यांचा आत्मा आपल्या आत्मस्वरूप भगवान वासुदेवांशी कोणत्याही प्रकारचा भेट ठेवित नव्हता म्हणून त्यांचे सर्व पुरुषार्थ पूर्ण झाले होते आकाशगमन मनोवेगाने जाणे शरीर अंतर्धान पावणे परकाया प्रवेश लांबच्या अंतरावरील ऐकणे आणि लांबचे दृश्य पाहणे अशा सर्व प्रकारच्या सिद्धी आपण हुन त्यांची सेवा करण्यासाठी से त्यांच्याजवळ आल्या परंतु त्यांनी त्यांचा मनापासून मुळीत स्वीकार केला नाही श्रीमद्भागवते महापुराणे पारमहुश्या संहितायां पंचमस्कंधे ऋषभदेवानुचरते पंचमोध्याय श्रीकृष्णापणमस्तु हरये नम